स्वाप्यात नव्वद उत्र आपलं चालू आहे त्यामध्ये असं म्हटलंय की गाढ झोपेमध्ये जीव आत्मस्वरूपामध्ये लीन होतो आणि त्या संदर्भामध्ये पुन्हा निष्कर्ष तोच निघणार आहे की जो जीव आत्मस्वरूपात लीन होतो तो लीन होणारा जीव कधीही अचेतनात स्वतःला लीन करणार नाही चेतनामध्येच स्वतःला लीन करील त्याचे काही कारण दिले आणि ते कारण देताना हृदय शब्दाची एक व्युत्पत्ती सांगितली हृदय कशाला म्हणतात किंवा हृदय शब्द कसा तयार झाला तर त्याचे अयम जो हृदयात असतो हृदय अयम हृदयम अशा तऱ्हेचं व्युत्पत्ती त्याची आहे हृदय अयम हृदयम आता हृदयात जो राहतो त्या हृदयामध्ये जाणीव जी असते हृदय शब्दाचा अंतकरणाचा अर्थ होतो आणि अंतकरणामध्ये जी जाणीव ती जाणीव अचेतन असण्याची शक्यताच नाही आहे ती जाणीव कसली असणारी नेहमी चेतन असणारी कारण त्या ठिकाणी ज्ञान आहे अंतःकरणामध्ये ज्ञान आहे ते चिराभासाच्या रूपाने हे एक आपण बसवून घेतलेली सरणी आहे ती गोष्ट वेगळी पण अंतःकरणात ज्ञान होतं आणि ज्ञान हा निश्चितपणाने चेतनाचा धर्म असल्यामुळे हृदय शब्दाची जी व्युत्पत्ती आहे त्या व्युत्पत्तीवरून सुद्धा हृदय अयम इथे हृदयम हृदयामध्ये जो जाणीव रूपाने रु� राहतो चेतन रूपाने राहतो तो चेतनाच असला पाहिजे असा एक विचार आणि पुढचा विचार असं म्हटलंय की छांदोग्य श्रुतीमध्ये आत्म्याला काही शब्द प्रयोग केलेत उदाहरणार्थ अशनाया आणि उदन्या जलच त्या अशिताला नेते पाणी खाल्लेला आणण्याला पाणी नेतं आणि पुढे म्हटलंय की तेजस त्या पिताला नेते प्यायलेले जे आपण असतं त्याला तेज घेऊन जातं खाल्लेलं असतं त्याला काय नेतं पाणी घेऊन जात आता याच्यामध्ये पाणी नेतं किंवा तेज नेतं असं म्हटलंय पण तेज आणि पाणी हे स्वभावाने अचेतन असल्यामुळे ते स्वतः नेऊ शकणार नाही मग कोण नेणार आहे तेजातला जो चेतन आहे त्यांनी तेज निर्माण केलं तो तेजात शिरला त्याने जल निर्माण केलं तो जलात शिरला आणि अशा पद्धतीने त्यामध्ये अचेतनामध्ये चेतनाचा जो प्रवेश आहे ते चेतनच काहीतरी करणारे कार्य करणारे अचेतन स्वतः काही काम करू शकत नाही सारखं सांगायचंय काय मुलात सांगायचंय काय आता संपत एकच सूत्र राहिले आता त्या संदर्भातलं एक सूत्र राहिले आता आणि त्या संदर्भात एक सूत्र संपलं की आपला तो कंटाळा विचार संपून जाईल आणि ते सूत्र असं सांगतं की प्रधान नावाचं तत्व चेतन असणं शक्य नाही ते अचेतनच असलं पाहिजे पुढे म्हंटलय की अचेतन प्रधान हे आपलं रूप आहे असं समजून चेतन असलेला जीव त्यात कधीही लीन होणार नाही गाडो झोपेमध्ये जीव लीन होतो असं म्हटलंय मग चेतन जीव कशात लीन होईल अचेतनातली होण्याची शक्यता नाही आहे जसं तत्वमसी महावाक्यामध्ये चेतन जीवाला तू अचेतन प्रधान आहेस असं सांगितलं तर तो, तो चेतन जीव तिकडे कधीही प्रवृत्त होणार नाही कारण अचेतन हे माझं स्वरूप आहे असं लक्षात घेऊन कोणतंही कल्याण त्याच्यामध्ये नाही कोणतं हित त्याच्यामध्ये नाही असं कल्पना करा की मला सांगितलं बुडचं तुझं रूप दगड आहे असं जर सांगितलं दगड अचेतन आहे आता हे स्वरूप जाणून मला फायदा काय आहे तर मी सच्छिदानंद ब्रह्माय असं जर जाणलं तर माझं जीवन कसं होईल आणि मी अचेतन आहे असं जाणलं तर माझं जीवन कसं होईल याचा फरक लक्षात घेतला तर आपल्याला कळेल की सच्छिदानंद ब्रह्म मी असं समजून जर मी जीवन जगलो तर ते जीवन आनंदमय होणार आहे पुढे आहेच ते आनंदमय अभ्यासात प्रकरणच आहे आणि तो अचेतन आहे असं सांगितलं तर त्या जीवाचं काय होईल त्या जीवनाचं तर काय होईल अशा तऱ्हेचा व्यवहारिक विचार किंवा त्याला अतिसामान्य विचार म्हणतात तो सामान्य विचार सुद्धा असं सांगतो कि जीव ज्यादा लीन हो तत्व अचेतन चेतन आल पाजे पुढ़ संगत गति साम्य गतिमा सूत्रा अर्था है क्या सर्वश्रुति मधे तो सतत्या संगित है ज्यादा पूरे श्रुति आप विचारे आ सर्वश्रुति मे तो बोध सतत्या संगित है ते कन्सिस्टन्सी है त्याच्यामध्ये एक सातत्याने एकच विषय सातत्याने सांगितला आहे कधी असं सांगितलंय कधी तसं सांगितलंय असं नाही त्याला म्हणतात गती सामान्यात गती सामान्य गती आहे आणि सामान्य गती शब्दाचा सा अर्थ आहे तोच तोच विचार तशाच पद्धतीने सातत्याने सांगितला त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी कंटिन्युटी आहे आता ते तर हे कोणते त्या श्रुती कोणत्या त्याचं स्पष्टीकरण आहे कुठे चेतन जगाचं कारण आहे कधी अचेतन कुठे दुसरेच हे केवळ तार्किकांच्या मतामुळे कळतं तार्किकांच्या मतामध्ये कोणी चेतन म्हणतो जगत कारण कोणी अचेतन म्हणतो कोणी आणखीन काही म्हणतो ती जी विविधता आहे ही विविधता फक्त तर्काने मांडल्या गेलेल्या सिद्धांतापूर्ती मर्यादित आहे पण श्रुती जी आहे त्या श्रुतीमध्ये अशा तऱ्हे कधी असं कधी तसं कधी असं असं सांगितलेलं नाही सातत्याने एकच विचार सांगितलाय की या जगाच्या उत्पत्तीमागे जे कारण आहे ते चेतन असलं पाहिजे अचेतन असणार नाही आता पूरे मनता ज्यादा प्रमाणे दीप्त अगरीपासन सर्व देशांकण जमा हे आत्म्यासु सर्व प्राण आप स्थली जसेज प्राणापासन देव व देवत लोक आत्म्यापून सर्व प्राण आप जो पांच प्राण है पांच उपप्राण है पांच प्राण पांच उपप्राण जे देहा मेहनत देहा मध्य आपापल जत्म्यापासन जो आत्म्या सत्ते ज म्हणून <Marvel> आत्म्यापासून जर जात असतात त्यांची निर्मिती कोण करतो आत्माच त्यांची निर्मिती करतो निर्मिती करतो असं धरलं जरा आता तो एक विचार आपण सोडून दिला आहे आता प्राण आहेत असं धरायचं प्राण अध्यस्थ आहेत असं धरायचं नाही इथे देह आहे असं गृहित धरायचं देहामध्ये प्राण आहेत असं गृहित धरायचं आणि देहात ते प्राण आहेत असं गृहित धरूनच पुढचा विचार आहे त्यामुळे प्राण जे आहेत ते प्राण निर्माण होतात आत्म्यापासून अचेतनापासून प्राण निर्माण होत नाहीत असं सातत्याने सांगितलंय कारण श्रुतीमध्ये सांगितलंय ते कोणती श्रुती आहे ते सांगितलं कौशती कशी उपनिषद म्हणून आहे कौशित की उपनिषद म्हणून आहे त्या कौशित की उपनिषदामध्ये हा विचार सांगितला की आत्म्यापासूनच प्राण निर्माण होतात आणि आत्म्यापासून निर्माण झालेले प्राण आपापल्या ठिकाणी जातात म्हणजे प्राणांची उत्पत्ती चेतनापासून आहे आणि प्राण हे उपलक्षण संथारायचं सगळ्या जगताचं आणि सगळ्या जगताचं प्राण उपलक्षण धरलं की जगताची उत्पत्ती चेतनापासून आहे अचेतनापासून नाही असा निर्णय होतो आणि ते चेतन मी आहे म्हणून प्राणांची उत्पत्ती माझ्यापासून झालेली आहे ते प्राण माझ्यामुळेच काम करतात शेवटी ते प्राण माझ्यामध्येच लीन होणार आहेत म्हणून मी असलो म्हणजे काम संपलं प्राण नसले तरी चालण्यासारखं आहे आता पुन्हा तर्क पुन्हा निर निष्कर्ष निघतो की प्राण असले तरी मी आहे प्राण नसले तरी मी आहे आणि असा तो मी कायमचा असल्यामुळे प्राणांपासून मला भीती नाही प्राण्यांपासून मला भीती नाही हा असा निष्कर्ष निघाला की निर्भय जीवन आपल्या वाट्याला येऊन जातं संबंध श्रुतीची रचनाच ह्यापासून आहे की जीवनपद्धतीचे एक विशिष्ट आम्हाला बसवून दिलेली आहे श्रुती नाही आणि ही जीवनपद्धती समजावून घेऊन त्या पद्धतीने जीवन जगणं हा या सगळ्या शास्त्राचा उद्देश आहे आणि असं झालं नाही तर भयग्रस्त जीवन हे ते जीवनच नाही भयग्रस्त जीवन भीतीने भरलेले जीवन हे जीवन असू शकत नाही ज्या दृष्टीने सगळा विचार जो परमार्थशास्त्राचा आहे तो सतत ह्या दिशेकडे नेणार आहे हे जर आम्ही लक्षात घेतलं तर किचकटातून सुद्धा आम्हाला काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी समज समज समजण्यामध्ये येतील त्या या आकाश आत्म्यापासून आकाश उत्पन्न झाले काहीतरी उपनिषद सांगतं आत्म्यापासूनच हे सर्व उत्पन्न झाले पुन्हा उपनिषद ते सांगतं आत्म्यापासून आकाश निर्माण झाला आकाशापासून वायू त्याने आकाश उत्पन्न करलं तर आकाशात अनुप्रवेशत त्यांनी वायू निर्माण केला वायूमध्ये अनुप्रवेशक असं सगळं निर्माण करत करत त्याच्यामध्ये तो प्रविष्ट झालेला असल्यामुळे सर्वत्र त्याचा संचार आहे पण तो कशातही लिप्त मात्र नाही सर्वात आहे पण कशात नाही तसाच मी सुद्धा सर्वात आहे पण कशात नाही इथेच आमचं इथेच जमत नाही आम्ही सर्वात असतो सर्व आमच्यात ठाण मांडून बसलेलं असतं आणि सर्व जेव्हा आमच्यात ठाण बांधून बसलेलं असतं तेव्हा मग माणसं अनेक तऱ्हेच्या काळज्या प्रवंचना भीती या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी आमच्यात ठाण मांडून बसलेल्या असतात म्हणून आज त्या ठाण मांडव उपयोगही काही नसतो आता माझं घर आहे मुरगडमध्ये कुलूप लावून आलेलं आहे कोवढं नाही तिथे ना रात्रीच्या वेळेस चोराने उघडलं तर कालच स्वप्न पडलं होतं मला रात्री की चोराने आपलं घर उघडलेलं आहे आणि सर्व चीज वस्तं घेऊन गेलेली आहे त्यामुळे आज सकाळच्या प्रवचनावर माझा परिणाम झाला होता लक्षात आला असेल तर आता अशा पद्धतीने हे जे सगळे ते घर माझ्यात आहे आता मी घरात असलंच पाहिजे निर्विवाद गोष्ट आहे घरात मला राहायचंय पण घर माझ्यात असता कामा नाही मी घरात पाहिजे घर माझ्यात नाही कुलूप ना लावून आलेलं आहे पण पन्नास कुल्प लावलं तरी व्हायचं ते होऊन जात आणि एकच कुल्प लावलं तरी सुद्धा जे व्हायचं नसेल तर होत नाही आता असे निर्णय आपले पक्के झालेले असतील तर घर माझ्यात राहणार नाही मी घरात राहीन पण माझ्यात घर नसेल मी व्यवसायात राहीन पण व्यवसाय माझ्यात असेन मी देहात राहीन पण मी देहात राहीन पण देह माझ्यात नसेल अशी ही सगळी घर घरी बसून गेलेली आहे तेवढी घडी लक्षात ठेवली की तुमचं आमचं जीवन एकदम बदलूनच जातं एक वेगळ्या पद्धतीचं जीवन जे अत्यंत आनंदमय असते सुखमय असतं असं तऱ्याचं जीवन आणि असं तरीचं जीवन नसेल तर चेहरे कसे दिसतात मग कोणाचे ओरलेले चेहरे कोणाचे चिंताग्रस्त चेहरे कोणाचे भयभीत चेहरे कोणाचे आणखीन कसे चेहरे असे सगळे सुरकुतलेले चेहरे कोणाचे इतके सगळे चेहरे येऊन रामाच्या दर्शनाला जायचं असत आणि मग त्यांनी आमच्या सुरकुत्या इस्त्री करायचं चा काम त्यांनी करायचं असतं असे फार विचित्र पद्धतीने आमचं जीवन आहे आणि अत्यंत आनंदमय जीवन जगण्याची सगळी चोख व्यवस्था इथे असून सुद्धा ती चोख व्यवस्था में लक्षात घेत नाही आणि मग लक्षात काय घेतो फक्त शब्द शब्द आणि शब्द प्रत्येक गोष्टीतून नेमकं हे शकत जायचं मग बाकीचं सूत्र आम्हाला कमी जास्त समजलं तरी चालण्यासारखं आहे आत्मापासून हा प्राण उत्पन्न होतो ही सर्व वेदांत वाक्य आत्मा कारण आहे असं प्रतिपादन करतात आणि आत्मा शब्द चेतन वाचक आहे हे तर आपण पहिल्यापासून ठरवलेलं आहे म्हणून सर्व वेदांत वाक्यापासून एक सारखाच बोध होतो कधी असा बोध कधी तसा बोध असं होत नाही गती सामान्यात म्हणून वेदांताने केलेल्या बोधामध्ये एक सातत्य आहे आणि हे सातत्य असं सांगतं की आत्मा चेतन आहे चेता मी आहे पुढे म्हटला श्रुतत्वाच्य श्रुतीमध्ये सुद्धा असंच सांगितलेलं आहे मग आता काय सांगितलं श्रुतीचंच प्रमाण दिली होती पण इथे श्रुतीमध्ये एक स्पेसिफिक प्रमाण दिलंय निश्चित प्रमाण दिलंय आणि ते प्रमाण असं आहे श्वेता श्वेताश्वेत्र उपनिषदातलं एक प्रमाण आहे तो कारण आहे इंद्रियांचा अधिपती त्याचा स्वामी आहे आणि ह्याला जन्माला चालणारा कुणी नाही व त्याचा स्वामी कुणी ना नाही आणि तुम्ही आहे हा कारण आहे आता कारण जस कारण संबंध कार्यामध्ये भरून राहिलेलं असतं कारण नेहमी कार्यामध्ये भरून राहिलं असतं जे उपादान कारण असतं ते उपादान कारण कार्यामध्ये भरून राहिलेलं असतं आता ब्रह्म हे अभिन्न निमित्त उपादान कारण आहे कशाचं जगताच आता हेक है एक प्रकार है अभिन्निमित्त हो उपादान कुंभारा। आता एवं समझ्या शब्द है समझ समझ फार सोपा है समझून घत नहीं तो प्रत्येक गोष्ट फार कठिन आज मड़क्या उपादान कारण है मातीमित्त कारण है कुंभारुंभारा मड़क्यात कभी ही प्रवेश होमित्त कारण माती मड़क्यात प्रवेश है पुंभारा जो मड़क्यात प्रवेश माती करता करता तर पुढचं मडकं होणार नाही आणि म्हणून कुंभाराचा मातीत प्रवेश नसतो म्हणून कुंभार हे मडक्याचं निमित्त कारण आहे उपादान कारण नाही उपादान कारण नाही पण ब्रह्माच्या बाबतीत तसं नाही आहे की जगताचं उपादान कारणही तोच आणि निमित्त कारणसुद्धा तोच कारण ब्रह्म सूक्ष्म असल्यामुळे ह्या जगतामध्ये त्याचा प्रवेश झालेला आहे आणि अशा पद्धतीने अभिन्न निमित्त उपादान कारण असल्यामुळे अभिन्न निमित्त निमित्त कारण तेच आणि उपदान कारण आहे तेच म्हणजे अभिन्न निमित्त कारण भिन्न नाही उपादान कारण भिन्न नाही म्हणून अभिन्न निमित्त उपादान कारण झाला शब्द पूर्ण झाला आणि तोच ह्या सर्व जगात प्रविष्ट असल्यामुळे तो कधी आणि त्या जगापासून तो सतत अलिप्त असल्यामुळे हे फार लक्षात ठेवायचं तो जगात प्रविष्ट आहे पण जगापासून तो सतत अलिप्त आहे इंद्रियांचा अधिपती त्याचा स्वामी आहे म्हणजे जीव नवाच इंद्रिया इंद्रिया अधिपति है जीव नवाच जी तत्व हा इंद्रिया है अपने शरीर में है तो अधिपति है को ईश्वर हाथ जीवाधिपति है शरीरम तू रथम दया शरीर रथ मना जीव हाथ को रथी है रथात बसले रथा बसले बस जो जीव तो रथा स्वामी है जीवाच् स्वामी को जीवाचार स्वामी ईश्वर है आणि म्हणून तो जीवाचा स्वामी जो ईश्वर आहे तो जीव चेतन आहे आणि त्या जीवाचा स्वामी आहे तो सुद्धा चेतन आहे दोन्ही चेतन आहे ज्याला जन्माला घालणारा ना कोणी नाही म्हणजे तो कसा आहे अनादि नित्य सत्य आद्य अनादि नित्य सत्य आणि आद्य अशा चार गोष्टी झाल्या त्याला जन्माला घालणारा ना कोणी नाही आणि पुढे पुढे म्हणतात त्याचा कोणी स्वामी नाही स्वामी आणि सेवक असा जो भाव आहे स्वभाव ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही म्हणजे आत्मा कसा आहे मग किंवा आत्मरूप ब्रह्म कसा आहे अनादि अनंत नित्य सत्य आद्य अशी जंत्री कशी पाहिजे आतमध्ये तयार पाहिजे ते अनादे असतं ते नित्य असतं ते सत्य असतं ते आद्य असतं असं एकामागून एक आत तयार असल्यानंतर ते मी असतो हे न विसरता कामाने त्या सर्वामध्ये हे महत्वाची गोष्ट आहे की असं जे तत्व आहे ते मी आहे त्याचा स्वामी कुणी नाही त्या आत्मस्वरूपाला कुणीही स्वामी नाही स्वयंभू आत्मा कसा आहे हा शब्द सुद्धा बरा नाहीये कारण स्वयंभू म्हटलं की स्वतः जन्माला ज्या। आलेला असा आपण अर्थ करतो पण स्वयंभू शब्दाचा अर्थ असा आहे सतत स्वतःच असलेला सतत स्वतःच असलेला आणि एवढ्या स्वयंभू शब्दाचा हा अर्थ केला की अचानक स्वयंभू जन्माला येणारा कुठेतरी देव कितीतरी स्वयंभू देवस्थान आपल्याला दिसतात म्हणजे कुठेतरी कसला आकार दिसतो तो आकार दिसला की असा उठला वाटतं ते देवासारखं दिसत आणि देवासारखा दिसला की स्वयंभू देव तयार झाला असा स्वयंभू शब्दाचा अर्थ नाही स्वतःहूनच कायमचा असलेला याला काय म्हणायचं स्वतःच कायमचा असलेला त्याला स्वयंभू असं म्हणायचं भू शब्दामध्ये जन्माची कल्पना नाही आहे भू म्हणजे आहे समर्थ म्हणतात असं असे ते आहे आणि आहे, आहे काल आहे आज आहे उद्याही आहे आणि असं आहे त्याला स्वयंभू असं म्हणतात म्हणून त्याला कोणी स्वामी नाही त्याचा कोणी स्वामी नाही म्हणजे आत्मरूप जो मी आहे त्या आत्मरूप मीला कुणीहीच स्वामी नाही आहे आणि आत्मरूप मीला स्वामी नसल्यामुळे आत्मरूप मीनी कोणाकडेही दया भाकायची नाही आणि आम्हाला दया भाकल्याशिवाय चैन पडत नाही दया भाकल्याशिवाय चैन पडत नाही म्हणून आत्मरूप मीला खरंच स्वामी नाही मीच माझा स्वामी आहे कारण मीच स्वामी आहे आता मी माझा स्वामी असं म्हणणं सुद्धा ठीक नाही मी स्वामीच आहे कोणाचा या देहाचा स्वामी आहे आणि या जगताचा सुद्धा मी स्वामी आहे आता आणि मोठी पंचायत आणि घराचा स्वामी असताना पंचायत आणि जगताचा स्वामी कुठला आणला अशा तऱ्हेच्या चटकन मधामध्ये विचार असतात बरोबरी आहे ते व्यवहारिक दृष्टीने कदाचित ते बरोबरी असेल पण तत्वदृष्टीने सिद्धांताच्या दृष्टीने मी ह्या देहाचाही स्वामी देहा आहे ह्या घराचाही स्वामी दुर्ष्वाँ आहे आणि जगाचा सुद्धा स्वामी आहे आणि असा जर आत्म निर्णय असेल तर मी या जगाचा स्वामी असल्यामुळे ह्या जगात जे जे घडत ते ते माझ्या इच्छेने घडत आणि जे माझ्याच इच्छेने घडत आहे ते मला पसंत आहे किंवा नपसंत आहे अशा पद्धतीचा विचार येण्याचं काही कारण नाही आणि असं जेदा ठरलं या जगात जे जे काही घडतंय ते ते माझ्या इच्छेने माझ्या योजनेनुसार घडतंय तर जगात हे असं काय चाललंय आज हल्ली चाललंय ते बघवत नाही हल्ली या जगाचं कसं होणार आहे हा समाज कुठे जाणार आहे इत्यादी इत्यादी जे सर्व विचार आहेत हे सर्व विचार आम्हाला खिन्न करणारे विचार आहेत आणि खिन्न करणारे विचार मनामध्ये घेऊन बसून आम्हाला आनंद मिळण्याची शक्यता नाही याचा अर्थ असा हे सगळं जग ईश्वराच्या नियमानुसार चाललेलं आहे तो ईश्वर मी असल्यामुळे माझ्याच नियमानुसार चाललेलं आहे ह्या शरीराचं जे कमी जास्त होणार आहे ते माझ्याच नियोजनानुसार होणार आहे कोणत्या शरीराचं माझ्या शरीराचं जे काही होणार आहे ते माझ्या नियोजनानुसार होणार आहे कारण मी वाच्य अर्थाने ईश्वर आणि लक्षार्थानी ब्रह्म आहे जीव वाचच्या अर्थाने ईश्वर आहे लक्षार्थानी ब्रह्म आहे असं विचारसागरमध्ये वाचायला फार बरं वाटतं पाठ पाठांतर करायला सुद्धा बरं वाटतं सांगायला त्याच्याहून बरं वाटत कारण निमूटपणे लोक ऐकून घेतात आणि कधी विचारत नाहीत मग तुम्ही जर वाच्यर्थाने ईश्वर असाल तर तुमचे सगळं योजना आहे जे चालले तुमच्या योजनेनुसार चाललंय मग तुमच्या योजनेनुसार तुमचं शरीर चाललंय तुमच्या योजनेनुसार तुमचं घर चाललंय तुमच्या योजनेनुसार जग चाललंय मग तक्रार काय म्हणून असा एक सुद्धा श्रोता विचारत नाही म्हणून आमचं चालतं बरं सगळं तू आचारस्थानी ईश्वर आहेस लक्षारखानी ब्रह्म आहेस ह्याचं सगळं सांगणं कुचाल तर खुशाल कारण कोणीही तक्रार करत नाही कोणी प्रश्न विचारत नाही तर मीच जर ईश्वर असेल आणि मीच जर ब्रह्म असेल तर या सृष्टीचे जे व्यापार चालले ते सगळे माझ्या नियोजनानुसार चाललेले आहेत आणि म्हणून त्यातला पसंतीचा नापसंतीचा प्रश्नच नाही यालाच म्हणतात ठेवले नाही आता शब्द बदलला ठेवले देशमुख हे तैसेचे ठावे चित्य असं द्यावे समाधान प्रत्येकाने असं म्हणायचं इथे जमलेल्याने आपापलं अडन होती देखालायचं ठेवलेले आनंद ते असं म्हणायचं नाही मीच मला असं ठेवलेलं आहे आणि चित्ते असं द्यावे समाधान किती चांगलं आहे किती चांगला आहे आपण वाचच्या अर्थाने ईश्वर आहे लक्षार्थाने म्हणताना कसं वाटलं तर या सगळ्या ज्या आहेत शास्त्राच्या प्रक्रिया ज्या आहेत या साकळ्या सगळ्या शास्त्राच्या प्रक्रिया माझ्या जीवनात उतरल्या आता मोठा आनंद आहे आणि या जीवनात उतरल्या नाही फक्त कीर्तन प्रवचनाचा एक पाठाचा एक भाग या पलीकडे त्याला काही किंमत शिल्लक राहते मग एक आहे की माझ्याच काही आज्ञा आहेत विधी ते ह्या आज्ञा कोणाच्या आहेत माझ्याच आज्ञा आहेत आणि माझ्याच आज्ञा आहेत ते माझ्याच मी आज्ञा पाळायच्या आणि माझ्या आज्ञा मी पाळल्यानंतर जगात जस जसं जे जस चाललेलं असेल तसं ते आपला जो रोल आहे जगामध्ये आपला जो पार्ट आहे तो पार्ट बरोबर ईश्वराच्या आज्ञेनुसार म्हणजे माझ्या आज्ञेनुसार पार पाडायचा ईश्वराच्या आज्ञेनुसार म्हटलं ना की त्यात ऑप्शन येतो ऑप्शन म्हणजे काय कदाचित पार पाडू कदाचित पार नाही पाडणं असं नाही माझ्याच आज्ञेनुसार माझ्याच नियोजनानुसार चाललाय म्हटल्यानंतर माझीच आज्ञा आहे मला विधीत आहे पाडीत निषेधाते गाडीत हा माझा रोल परफेक्ट करायचा आहे नंतर जगामध्ये काय होईल ते सुद्धा माझ्याच नियोजनानुसार चाललं असल्यामुळे मला जगाविषयी खंत नाही चौकात बोललं तर चालणार नाही मला जगाविषयी खंत नाही असं म्हणून अप्पल पोटे आहात तुम्ही स्वार्थी आहात तुम्ही मतलबी आहात तुम्हाला समाजाची फिकीर नाही तुम्हाला देशाची काळजी नाही अशा तऱ्हेचे भरफर भरफार भर भर भर फुटाणे फुटल्यासारखे आरोप येऊन जातील ते सगळं प्रकरण वेगळं आहे ते खातं वेगळं आहे हे एक वेदांतशास्त्र दृष्टीने असं मला वेदांतशास्त्र सांगतं की मी ईश्वर आहे मी ईश्वर असल्यामुळे सगळं जग त्या जगात माझं घरही आहे माझं शरीरसुद्धा त्या जगातच आहे नाही तर आम्ही सगळेजण जग म्हणायला कबूल असतो पण माझं घर आणि माझं शरीर सोडून अशा तऱ्हेची जगाची वाटणी करणं अभिप्रेत नाही आहे म्हणून तद्प्रावेशात त्याने तेज निर्माण केलं तो तेजात शिरला त्यांनी वायू निर्माण केला तो वायूत शिरला आणि त्याचा स्वामी कुणी नाही त्याला जन्माला गाला कोणी त्याचा स्वामी कुणी नाही आणि तो जो मी आहे असं ठरलं तर माझा सुद्धा स्वामी कुणी नाही कोणत्या दृष्टीने वेदांतशास्त्राच्या दृष्टीने मला स्वामी नाही पण घरात गेल्यानंतर गृहस्वामिनी ही माझी स्वामिनी आहे समाजात गेल्यानंतर राज्यघटना आहे इंडियन पिनल कोड आहे हे सगळं स हे ह्या सगळ्यांच्याकडे माझ्या माझ्यावरचं नियंत्रण या सगळ्यांच्याकडे आहे पण हे व्यावहारिक दृष्टीने मी नियंत्रित आहे कोणाकडून हे सगळ्यांकडून मी नियंत्रित आहे व्यावहारिक दृष्टीने पण पारमार्थिक दृष्टीने मात्र मी अनियंत्रित आहे आणि याच्यात मोठं भूषण आहे व्यावहारिक दृष्टीने नियंत्रण राहावं नियंत्रित राहावं पारमार्थिक दृष्टीने अजिबात नियंत्रित असू नये आणि ही कला ज्याला साधली त्याचं जीवन फार छान होतं त्याचं जीवन मोठं आनंदमय होतं आणि ही कला ज्याला साधली नाही त्याचं जीवन मग आनंद होण्याच्या आनंदमय होण्याची शक्यता नाही आहे yes. यावरून सर्वज्ञ ब्रह्म हेच जगाचं कारण आहे अचेतक प्रधान किंवा दुसरे कारण नाही असं सिद्ध झाले त्याच्यापुढे आनंदमयाधिकरण नावाचं एक स्वतंत्र अधिकरण सुरू झालं तर बारावा अधिकरण आहे आनंदमयाधिकरण आता हे आनंदमयाधिकरणाचे काही प्रास्ताविक आचार्याने केले त्या प्रास्ताविक असं बोलूया याची उत्पत्ती वगैरे ज्यापासून होतात असा आरंभ करून सुतीमध्ये सांगितले म्हणून या सूत्रापर्यंत ज्या ज्या वेदांत वाक्यांची प्रमाणं दिली आहेत ती सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान असा ईश्वर जगाच्या जा उत्पत्तीला कारण आहे असा अर्थ सांगतात हे युक्तीने सिद्ध करून दाखवले आणि शेवटी सर्व वेदांत वाक्ये सुसंगतपणाने तेच सांगतात असंही सांगितलं सूत्र आहे गतीसामान्यात आणि त्यानंतर म्हणतात मग आता पुढील ग्रंथाचं कारण काय आहे सगळं सांगून झालं आता पुढे ग्रंथाला कारण काय राहिलं पुढच्या ग्रंथाला प्रयोजन काय तर पुढच्या ग्रंथाचं प्रयोजन आहेत ब्रह्माची रूपे दोन आहेत एक कारण ब्रह्म आणि एक कार्यब्रह्म किंवा एक सगुण ब्रह्म आणि एक निर्गुण ब्रह्म आता या, या विचार ह्याच गोष्टींचा आता विचार सुरू झालेला आहे कारण आणि कार्यब्रह्म सगुण ब्रह्म आणि निर्गुण ब्रह्म अशा तऱ्हेचे दोन प्रत्यक्ष आपल्याला अनुभवामध्ये येतात उदाहरणार्थ ही दृश्यसृष्टी जी आहे त्याला म्हणायचं कार्यब्रह्म आणि या दृश्यसृष्टीला जे कारण आहे जे अभिन्ननिमित्त प्रदान कारण आहे असं जे ईश्वर किंवा ब्रह्म ते जे आहे ते कारण ब्रह्म आहे तर कारण ब्रह्म आणि कार्यब्रह्म अशा दोन तऱ्हेची ब्रह्म असल्यामुळे त्यांच्या संबंधी सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे चेतन ब्रह्म सृष्टीचं कारण आहे असं ठरलं पण चेतन ब्रह्म जे आहे त्या चेतन ब्रह्मामध्ये हे दोन भाग आहेत एक कार्यब्रह्म आणि एक कारण ब्रह्म आता त्यांच्यासंबंधीची जी मीमांसा आहे त्यांच्या संबंधी विचार आहे तो विचार केला पाहिजे आणि यासाठी पुढचं शास्त्र सुरू झालेलं आहे त्याचे उलट म्हणजे सर्व उपाधी वेळेत असलेले आता कारण ब्रह्म जे आहे त्यांना उपाधी नाही आणि कार्यब्रह्माला काय आहे सोपाधिक आहे देहाला उपाधी आहे आपलं महात्माला उपाधी आहे कोणाची देहाची ईश्वराला उपाधी आहे कोणाची जगताची म्हणजे जातेची म्हणा मायाचीपणा पण ब्रह्म मात्र निरुपाधिक आहे म्हणून दोन प्रकार झाले एक ब्रह्मा। सोपाधिक ब्रह्म एक निरुपाधिक ब्रह्म स्वपाधिक ब्रह्म कोणतं जे कार्यब्रह्म आहे ते सोपाधिक आहे आणि ब्रह्म आहे ते निरुपाधिक आहे मूळ जे विमल ब्रह्म आहे ते निरुपाधिक आहे असं दोन भाग पडतात आणि शास्त्राचं सांगतं की जे सुपादिक ब्रह्म आहे कार्य आहे ते उपास्य असतं आणि ब्रह्म जे आहे ते ज्ञेय असत आता दोन्हीतलं फरक आता भगवान श्रीकृष्ण हे काय आहे सुपादिक ब्रह्म आहे सुपादिक ब्रह्म म्हणून भगवान श्रीकृष्ण किंवा श्रीराम ते उपास्य आहेत आणि ब्रह्म जे आहे ते ज्ञेय आहे आणि ज्ञेय शब्दाचा अर्थ ज्या माला एक रूप वह ज्या अपक्ष ज्ञान करूचा अर्थानेय है एक उपास्य है एक न्य है जेव द्वैत आसारखे भूसरा परंतु जेव हा सर्वत्र आप कशा ने कोल आता एक प्रश्न नेह भी विचार जो कि एक बगना को है जे बगित जगने से एक साधन है मी त्रिपुटता है मग ही त्रिपुटी आली कुठून तर त्रिपुटी कशातून आली त्याचं वर्णन आहे जेव्हा द्वैत असल्यासारखे वाटते द्वैत असते असा शब्दप्रयोग नाही कारण द्वैत असते असा शब्द प्रयोग केला तर द्वैत सत्य होईल द्वैत सत्य झालं तर भेद सत्य होईल आणि भेद सत्य झालं तर एकमेव काय झालं मग ते मोडून गेलं म्हणून जेव्हा भेद असल्यासारखं वाटतं द्वैत असल्यासारखं वाटतं म्हणजे द्वैताचा जेव्हा भास असतो तेव्हा द्वैताच्या भासामध्ये एक कुणीतरी पाहणार आहे जीव जे पाहिलं जातं असं काहीतरी आहे जगत आणि पाहण्यासाठी इंद्रिय आहेत गोळा काम इत्यादी अशा पद्धतीची वाटणी या जगामध्ये दिसते त्या जगामध्ये दिसणाऱ्या वाटणीचं कारण आहे कल्पितद्वैत आता एवढा एक विषय लक्षात ठेवायचा जेव्हा जेव्हा मला माझ्याहून भिन्न काहीतरी दिसतं त्याला द्वैत असं म्हणायचं त्याला भेद असं म्हणायचं कारण ते भेद दिसण्याचं कारण आहे की माझ्या ठिकाणी कल् कल्पितद्वैत जे आहे ते कल्पितद्वैत दृढमूल आहे कट्ट आहे आणि ते घट्ट माझ्या ठिकाणी मूळ धरून बसलेलं असल्यामुळे मला ही सृष्टी भेदाने भरलेली दिसते म्हणून द्वैताने भरलेली दिसते आणि भेदाने भरलेली दृष्टी सृष्टी दिशायला लागली की अनुकूल प्रतिकूल अनुकूल प्रतिकूल झाले की सुख आणि दुःख आणि सुख आणि दुःख झालं सुरू की जीवनामध्ये गोंधळ गोंधळ आणि गोंधळ अशा तऱ्हेची एक विचारसरणी शास्त्रकारांना आपल्याला सांगितलंय परंतु जेव्हा हा सर्वत्र आपणच असतो तेव्हा हा कशाने कोणाला पाहिजे म्हणजे अद्वैतबुद्धी झाली की अवैधबुद्धी ज्याला म्हणतात ती अवैधबुद्धी झाली की हा कशाने कोणाला पाहिलं याचा अर्थ पाहण्यालाही कुणी नाही आणि पाहण्यासारखंही पाहण्याला काहीच नाही आणि जे पाहायचं तेही नाही पाहण्यासाठी जे काही सामुग्री लागते ती सामुग्री नाही आणि जे पाहायचं ते सुद्धा नाही मग काय आहे एक वैव अद्वितीय जे काही तत्व ते आहे आणि असं झालं की जिथे एकत्व असतं तिथे भय नसतं आणि द्वितीय अद्वायी जिथे दुसरं असतं तिथे भय असतं एक असतं तिथे भय नसत तुमचा आमचा अनुभव आहे व्यवहारामध्ये तुमचा आमचा अनुभव एक असलं की भयंकर भीती चैन पडत नाही करमत नाही घर खायला उठतो काय होस खायला उठतो किंवा मी जेव्हा एकटाच असतो घरात जेव्हा एकटाच असतो तेव्हा घर कसं खायला उठतो का खायला उठत कारण दुसरे कोणीतरी पाहिजे कशाला पण दुसरं कोणीतरी पाहिजे निदान भांडायला तरी दुसरं कोणीतरी पाहिजे जर समजा समोर नसलं तर काळजी करायला तरी दुसरं कोणीतरी पाहिजे चिंता करायला तरी दुसरं कोणीतरी पाहिजे मला कुणीच चिंता करायला नाही अशी सुद्धा चिंता असू शकते मी आता काळजी तरी कोणाची करायची अशी ही चिंता असते म्हणजे चिंता नावाचा इतका स्थायी भाव झालेला आहे की चिंतेशिवाय आम्ही जगू शकत नाही त्यामुळे चिंता कराल तरी कोणीतरी पाहिजे असे एक आपले निर्णय असतात आणि असं चिंतामय जीवनाला प्रपंचा असे म्हणतात चिंता प्रपंच चालू आहे जसं शांतता कोर्ट चालू आहे त्या पद्धतीने अशांती प्रपंच चालू आहे किंवा चिंता प्रपंच चालू आहे भय प्रपंच चालू आहे चालू असलेल्या प्रपंचाची ही सगळी आहेत जिथे भय आहे चिंता आहे काळजी आहे ते सगळं चालू प्रपंचाची लक्षणं आहेत तुकाराम भावांचा प्रपंच चालू नाहीच आणि तुकाराम मुलांचा प्रपंच चालू असल्यामुळे निर्भय काळजी नाही चिंता नाही भय नाही अवघी चिंता वारली वा तुकारामांचा स्वतःचा अनुभव आहे आमची सगळी चिंता वारलेली आहे आता त्यांची जर चिंता वारली असेल तर आमची चिंता सुद्धा वारला हरकत नाही पण ती चिंता वाढायची असेल तर चिंता वाढण्यासाठी जे पाठीमागे तत्वज्ञान लागतं ते तत्वज्ञान अंगामध्ये भिनण्याची आवश्यकता आहे म्हणजे त्या तत्वज्ञानाचा दंश होण्याची आवश्यकता आहे आता एक शब्द फार चांगला आहे दंश जस सर्वाचा दंश झाला कि ते सगळं विष अंगामध्ये भिंत तस वेदांताचा दंश झाला कि सगळं वेदांताच अमृत आता एवढा फरक फरक आहे वेदांताचा विष नाही घरातल्या लोकांना विष वाटण्याची शक्यता असते पण आपल्याला मात्र ते अमृत असत निर्वाद गोष्ट आहे माझ्या बाबतीत तसं नाही हा आम्हाला दोघांना ते अमृत वाटत त्यामुळे निर्भयपणाने मी इथे बोलू शकतो घरी जायवर काही दुष्परिणाम होतील अशी शक्यता नाही तेव्हा असं जो दंश आहे तो दंश आतमध्ये बरोबर झाला असेल तर ते सगळीकडे आतमध्ये आणि ते भिनल्यामध्ये भिनल्यानंतर डोळ्यामध्येही भिंत आणि वेदांत डोळ्यात भिनला की फक्त काय दिसायला लागत ते एकच दिसायला लागतं वेदांत कानात भिनला की काय ऐकायला येतं सगळं जे काय ऐकतं ते मोठमोठ्याने ओरडलं तरी तेच ऐकू येतं आणि गोडगोड बोललं तरी तेच ऐकवे कसंही बोललं संतापणे पाहिलं तरी छान आणि खवळून पाहिलं शांतपणे पाहिलं तरी तेच पण दिसतं आता अशी आपली दृष्टी आतून तयार झाली की बघणाऱ्याला राग येतो काय वाटेल ते करा कसा परिणाम नाही आणि त्यामुळे मग ते वाटायला विश, लागत आता जीवन जीवन हे सगळी जी जीवनपद्धती आहे ही जीवनपद्धती अचीव्ह करणं हे वेदांतशास्त्राचं उद्दिष्ट आहे आणि हे उद्दिष्ट ब्रह्मसूत्राचं चिंतन केलं ब्रह्मसूत्राचा अभ्यास केला पण जसा आहे तसा राहिला डोळ्यामध्ये अखंड चिंता आहे कान कोणी ऐकायला लागले की कान बंद करून घ्यावेसे वाटतात का बरं बंद करून घ्यावेसे वाटतात कं ते ऐकू येतं ते प्रतिकूल असतं का प्रतिकूल असतं ज्याच्याकडून ऐकू असतं तो माझ्यापेक्षा भिन्न असतो आता मी विचार केला की ज्याच्यापासून ज्याने जो मला ऐकू येतोय तो माझाच एक रूप आहे माझ्या योजनेनुसारच तो मला ऐकवतोय जे काही ऐकू येतो तर ते माझ्या योजनेनुसारच ऐकूच आहे कारण मी वाच्यर्थानी ईश्वराने लक्षार्थानी लोक म्हणायचं बहुतेक बंद करते थोडी दिसते आता माझ्या योजनेनुसार जो मला ऐकू येतोय त्याचा मला राग का यावा अशा पद्धतीने एक एक एक एक विचार करत गेलं तर मोक्ष म्हणजे काय आहे ह्याचा एक आपल्याला अंदाज येतो ह्या सगळ्यातून मुक्तीला मोक्ष असं म्हणतात आणि मोक्ष असा ऍबस्ट्रॅक्ट नाही आहे आहे काय मोक्ष काहीतरी भनगडच आहे आणि ती आपल्या आवाक्यातली नाही असं नाही मोक्ष हे अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ जर अशा पद्धतीने आम्ही ह्या सगळ्यातून जर मुक्त घालू तर आणि ही मुक्त तेव्हा साधते ज्यावेळेस जीव आणि बॉम्बे यांचं एक सिद्धौद आणि सर्वांक ब्रह्म हा आतमध्ये दंश आपण सुरुवात दंशापासून तो दंश होऊन राहतो तेव्हा म्हणून त्याचा स्वामी कपडं म्हणतात जेथे दूसरा हाई पहत नहीं दुसरे का ही ऐकत नहीं दुसरे का ही जानत नहीं व्यापक आते जेखे हा दूसरे का ही पहातो दुसरे का ही ऐको हो, दूसरे का ही, हो, ही अल्प आत जे व्यापक आते अमृत आते जे व्यापक नरत्यवे समझ ली मी नक्की मरना है मी ब्रह्मा एवडा है समझल कि अमर रहें आता इधे योमा सुखम यात अल्पम अल्पेत सुखम नसती निर्णय की छोटा असला तर छोट्यामध्ये सुख नसतं लहान म्हणजे असतं त्या लहान सुख नसतं व्यापकामध्ये सुख असतं ज्ञानेश्वर महाराजांची व्यापकीची दृष्टी हे विश्वासी माझे घर आहे मती जरा शिस्ती ही व्यापक नाही आणि ही व्यापकता अनुभवायला आली की मग व्यापक व्यापकते जे सुख आहे ते व्यापकतेतलं सुख अनुभवाला येतं आणि जोपर्यंत मी एवढाच आहे माझा देहावडा आहे जो पण मी माझ्या घरात स्वतःला कुंडून ठेवलेला आहे आणि माझ्या ज्या काही सत्ता संपत्ती अशी कीर्ती प्रतिष्ठा या सर्वांची जी काही माझ्यावरचे तुरुंग तयार करून घेतलेले असतात माझे मीच अनेक तुरुंग मी तयार करून घेतलेले असतात माझ्या प्रतिष्ठेचा तुरुंग सत्तेचा तुरुंग व्यासंगाचा तुरुंग विद्वत्तेचा तुरुंग देहाचा स्वतःचा तुरुंग खानदानाचा तुरुंग कितीतरी तुरुंग आम्ही आमच्या भोवता चारून करून घेतले आणि एवढ्या सगळ्या तुरुंगातून मुक्त होण्याला म्हणतात मोक्ष आणि जोपर्यंत हे सगळे तुरुंग पाडत नाही एक एक ग्रंथ एक एक ग्रंथ पाडून टाकत नाही तोपर्यंत मोक्ष नावाची कल्पना सिद्ध होण्याची शक्यता नाही आहे मोक्ष म्हणजे नेमकं काय मोक्ष ॲबस्ट्रॅक्ट कल्पना आहे अमूर्त कल्पना नाही अत्यंत कल्पना आहे आणि मूर्त कल्पना अनुभवण्यासारखी कल्पना आहे अनेकांनी अनुभव घेतले आणि आम्ही घालो आम्ही झालो तो कारणचे ढेकर आहे आम्ही घालो आम्ही झालो आम्ही मुक्त झालो आम्ही धन्य झालो सर्व संतांनी अशा डेकर दिलेली दे आपल्याला दिसेल आणि ही डेकर आणलेली नाही आलेली आहे डेकरचे प्रकार पण आहे दोन ढेकर अनेक ठिकाणी आणाव्या लागतात काय आता करणार जागोजागी जायला असत जागोजागी झाल्यानंतर कधी एखादं जेवण आवडतं कधी आवडत नाही आवडलं नाही आगर तरी आग्रह असतो आवडलं तरी आग्रह असतो आग्रहातून सुटण्यासाठी काय करायचं मोठी ढेकर आणायची आता पोट भरलेलं आहे पण आतमध्ये पोट कसं असतं असत <laughs> मोठं शहर असेल तर बाहेर जाऊन काहीतरी खाऊन येत आहेत लहान गाव असेल तर तेही करता येत नाही कारण मी कुठे गेलो तरी लगेच कळतो आणि व्याजमानाला जाऊन सांगणार तुमचे पाहुणे कुठे दिसले आणखीन किन ते व्हायची आता याचा मुद्दा एक आहे की ढेकर आणलेली असले त्याचा काय उग नसतो आलेले ढेकर असले तर फार छान आणि अशा संतांना आलेल्या ढेकर ज्या असतात आस्थात, आम्हाला असतात त्या आणलेल्या असतात हा रोल जीवनमुक्ताचा रोल करून झात तुम्ही इथे एक सात तो, तो रोल करीन कसला मुक्ताचा रोल करीन सज्जनगडावरती मुक्त मुरगुळात गेला की पुन्हा पद्धत अशा पद्धतीचे प्रकरण जे आहे असं पद्धतीचं प्रकरण चालत नाही सहजता त्याच्यामध्ये आली ती सहजता आल्यानंतर मुक्त असतो तो नित्यमुक्त असायला पाहिजे नित्यमुक्त शब्द असतात अर्थ अनुभवाने तो मुक्त आणि कशा कशातून मुक्त तर कितीतरी आता जसं आपण ह्याला साधना म्हणतात याला साधना म्हणतात असं आपण चार दिवस सूत्र ठेवलंय तसं आता ह्याला मोक्ष म्हणतात असं सुद्धा सूत्र आपल्याला हळूहळू करून ठेवता येईल आणि एकदा मोक्ष म्हणजे काय त्यासंबंधी आमच्या मनात कल्पना असतील त्या सगळ्या कल्पना आपल्याला नीट तपासून घेता येतील आणि बरोबर कल्पना करून घेता येईल ज्ञानी सर्व रूपे उत्पन्न करून त्या रूपाला नवे देऊन त्या रूपाला त्या नावाने ना ना ना ना ना हाक मारित बसतो तैत्य उपनिषद सांगतात जो ज्ञानी ब्रह्म आहे ज्ञानरूप जे ब्रह्म आहे ते ज्ञानरूप ब्रह्म अनेक नामरूप निर्माण करत आणि अनेक नामरूप निर्माण करून त्या नावाला हक मारतं आता हाक मारते मारता शब्दाचा अर्थ काय प्रत्यक्षात हाक मारतो असा त्याचा अर्थ नाही की अनेक नामं आणि रूप ते निर्माण करतं आणि त्यांनी निर्माण केलेले नामन रूप ते तद्रूपच असतात त्याच्यामध्ये तोच असतो त्यामध्ये तोच असतो तेव्हा आम्ही सुद्धा चिठे चिठचे नामं दिसतील आणि रूप दिसतील त्या ठिकाणी कोण आहे मग जे जे रूप दिसेल जे जे नाम दिसेल त्या प्रत्येक रूपात आणि नामात ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे म्हणून मी सर्व रूपात आणि नामात आहे आणि म्हणून मग मी कोणाचाही तिरस्कार करत नाही ईशावास्य उपनिषद हे असतो सर्वांनी भूतानी आत्मने मनुपश्यती तत्र को भेद हा कु शोक हा अरे मी जेव्हा सर्वांच्या हृदयामध्ये व्यापून आहे असं म्हणतो तेव्हा केवळ त्याच्या बाहेरच्या रूपामुळे मी त्याचा द्वेष जर करत असे कि तिस्कार करेल क्याबल माला घृणा वाड़े तरह अर्थ आसा है कि मज लक्ष अजुता रूपा नावाच है आतल जे व्यापक तत्व है तो आप व्यापक तत्व लक्ष नहीं आ्यापकवत लक्ष नसल नाम रूपा लक्ष आृणा तिरस्कार द्वेशे स भाव उत्पन्न होता है और अत भाव उत्पन्न कि आप क्षुप्ध हो तो घृणा तिरस्कार द्वेशापासक्ति मोक्ष शब्दा आणखी का त्याला इथले घृणा नाही जिथे तिरस्कार नाही द्वेष नाही अशा तऱ्हेचं स्थिती आहे त्या अंतकरणाच्या स्थितीला मोक्ष असं म्हणतात कशातून मुक्ती घृणीतून मुक्ती तिरस्कारातून घृणा वाटते की नाही एस टी मध्ये बसल्यावर येतो प्रसंग असा शेजारी कुणीतरी असा बसलेला असतो की त्याच्या मुखाला वास येतो असतो संध्याकाळी सात वाजता एखादा बसला तर नक्की असतो कसला ते काही सांगत नाही आणि आता तसं बसल्यानंतर असं अस्वस्थ होऊन जातो हवालदेत होऊन जातो जीव बरं काही करता येत नाही त्यालाही ये उतर सांगता येत नाही मला दोसाला बसायला दुसरी जागा नाही उतरून दुसऱ्याने गाडी जावं तर तिथे येणार नाही असा खात्री नाही आता ह्याच्या परिस्थिती एकच आहे काय बघायचं त्याला त्याच्यातलं काय बघायचं त्याच्यातलं ते बघायचं शांत चित्तने तिथे शेवटपर्यंत बसायचं असं तरच तो प्रवास सुखाचा होईल नाही तर सगळा प्रवास दुःखमय होईल अशा दुःखमय प्रवासाचून मोक्षाला मुक्ती असे म्हणतात आता मोक्षाचे अनेक पैलू आपण बघू शकतो आणि सगळे पैलू तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत असलेले पैलू आहेत अवयव रहित क्रियारहित शांत दोषरहित निर्लैप अमृतात्व पोहोचवणारा सेतू व ज्याने लाकडी जाळली आहेत असा जो आत्मा त्याला जाणार आता इथे एक मोठा अवयव राहित आहे आत्मा कसा आहे अवयव राहित आहे क्रिया राहित आहे शांत आहे अवयव राहित क्रियारहित आणि शांत तीन गोष्टी आहेत आता क्रियारात्य अवयवराहित्य आणि शांतत्व ह्याचा आपापसात काही संबंध आहे आपापसात संबंध आहे जिथे अवयव असतात तिथे क्रिया असते जिथे निष्क्रियता असते तिथे शांती असते आता मी निष्क्रियता मी शांत असायला हव्या संदा काय झालं पाहिजे मी निष्क्रिय झालं पाहिजे म्हणजे काय माझ्या अवयव नष्ट केले पाहिजेत का करू न करता भोगून अशा पद्धतीची एक सगळी पद्धत आहे आणि आत्मधे जो दंश आहे तो, तो जर दंश झालेला असेल तर सगळे हालचाली होऊन सुद्धा पुन्हा सहजेजाती तन्न्या जाते तद्वनते काय तो देहरूपाने जातो पण आत्मरूपाने कुठेही जात नाही कारण त्याला जाण्यासाठी काही शिल्लक नाही जिथे तो जाईल असं म्हणेल तेथे तो जाण्याच्या आधीपासून आहेच हे सगळे निर्णय जे असतात हे सगळे निर्णय एकदा पाठ असले की मग भरला घणताट हरिदिसे म्हणजे काय ते कळतं आणि जोपर्यंत भरला घणताट हरि दिसे कळत नाही तोपर्यंत हरिपाठ म्हणून झालेला आहे आणि प्रत्यक्षात काही घरलेलं नाही हे हरिपाठाच्या बाबतीत नेहमीच आहे हरिपाठ संपला की टाळ तोत्या घालायचे असतात तो किंवा कुंतीला टांगायचे बहुतेक वेळा असं होतं की हरिपाठात म्हणून झाल्यानंतर हरि जो तो टाळक्या टाळकऱ्याबरोबर कधीच जात नाही तो टाळाबरोबर गेला की खुंटीवर जातो आणि टाळ पोत्यात गेलं तर हरि पोत्यात जातो जसा टाळकरी जसा जातो तसा पुण्यात दुसऱ्या दिवशी हरिपाठ म्हणायला परत येतो हे जे सगळे चाललेलं आहे हे असं चाललंयचं एकच कारण आहे की ठरलेल्या गोष्टी ठरलेल्या वेळेला यांत्रिक पद्धतीने पूर्ण करणं ह्याच्यातला जो परमार्थ आहे तो परमार्थ खऱ्या अर्थाने दंश करणारा परमार्थ नसतो आणि असा दंश करून घेण्याचं काम ज्याचं त्याने करावं लागत जे मोठे नाही लहान नाही ते हे नव्हे ते हे नव्हे जे मोठे नाही ते लहान नाही हे सगळे विचार आहेत यामध्ये एक सांगायचं आहे त्यांना आनंदमय आधी ही प्रस्तावना आहे आनंदमयाची ही प्रस्तावना आहे त्या प्रस्ताविकात हा सगळा विचार चाललेला आहे आणि प्रत्यक्ष अधिकरण जे बाराव आहे ते नंतर आहे ब्रह्म जरी एक आहे तरी त्यात उपासना या विशेष प्रकारच्या गुणांच्या भेदामुळे भिन्न भिन्न होतात तेव्हा जरी त्या त्या गुणांनी युक्त असा एकच परमात्मा उपासना आहे तरी ज्या गुणाला अनुदक्षी उपासना असते त्या त्या गुणांप्रमाणे त्या उपासनेची फळे वेगवेगळी असतात त्याचं उदाहरणार्थ तीन उपासण्याचे स्तर सांगितले एक सकाम उपासण्याचा एक स्तर आहे यज्ञ याग आहेत की यज्ञामुळे स्वर्गप्राप्ती हे त्याच फळ असत असा सकाम उपासण्याचा एक स्तर आहे दुसरा जो स्तर आहे उपासनेचा त्याची जशी जशी उपासना करतो तसा तसा तो होतो उदाहरणार्थ हे अर्जुना मनुष्य अंतकाली ज्या वस्तूचे स्मरण करीत आपला देह सोडतो त्या त्या वस्तूच्या वासना नियुक्त होऊन तो मनुष्य त्या त्या वस्तूकडेच जातो म्हणून अंतकालामध्ये जी अंतकरणाची अवस्था असेल त्या अंतःकरणाच्या अवस्थेनुसार पुढं गती मिळते आणि अंतकाली अवस्था येईल का आणलेली असावी लागेल अचानक येणार नाही ती आयुष्यभर जे जपून ठेवलेलं असेल तेच अंतकाली उदया राहील म्हणून उपासना कशी असावी उपासना निष्काम असावी आणि उपासना निष्काम असेल तर अंतकाली अमुक हवं अशी इच्छा शिल्लक राहणार नाही आणि अशी शिल्लक राहिली नाही इच्छा तो साधक काय होऊन जातो तो मुक्त होऊन जातो त्याचा वासना शिल्लक राहत नाही तरी ऐश्वर्याने शक्ती कमी जास्त असल्यामुळे तो त्या प्रकारे शरीर धारण करतो उदाहरणार्थ आयतरी अरण्य कॅशमध्ये जो त्याचे अधिक स्वरूप जाणतो या श्रुतीवरून कळते याचा अर्थ असा आहे की ब्रह्माची काही स्वरूप ती गौण आहेत आणि ब्रह्माचे काही स्वरूप आहेत तो मुख्य आहे उदाहरणार्थ स्वरूप हे गौण आहे का मुख्य आहे श्रीकृष्ण अवताराचे स्वरूप आहे ते गौणा एका मुख्य आहे रामाच्या अवताराचे स्वरूप आहे ते गौणाय का मुख्य आहे आता हे म्हणायला हळूच म्हणायचा बेताने म्हणा ज्ञानेश्वर म्हणाची एक प्रसिद्ध ओबी आहे जेणे पावसी अव्यंग निजधाम माझे काय आधीची सुरुवात आहे हं? बरोबर आहे तो झरझोडून व्हायला निघ या भक्तीच्या वाटे लाग, जेणे पावेसी अव्यंग निजधामधे आता अव्यंग निजधाम असा शब्दपूर्व असेल तर त्याचा दुसरा अर्थ असा होतो की दुसरं एक धाम आहे ते व्यंगासहित असलं पाहिजे आता होवीमधूनच आपल्याला बरोबर ती भूमिका कळते एक जर सव्यंग एक अव्यंग असेल तर दुसरं कसं असलं पाहिजे संव्यंग म्हणजे व्यंगासहित असलं पाहिजे मग भगवान श्रीकृष्णाचं व्यंगासहित कोणतं धाम आणि व्यंगरहित कोणतं धाम त्याचं उत्तर फार सोपं आहे भगवान श्रीकृष्णाचं रूप आहे प्रत्यक्ष ते व्यंग सहित आहे आणि भगवान श्री कृष्णाचं जे मूळ स्वरूप आहे ब्रह्म ते व्यंग रहित आहे याचा अर्थ असा होतो की अवतार हा व्यंग सहित आहे आणि अवतार ज्याचा झाला ते रूप जे आहे ते व्यंगरहित आहे मग जेणे पाव्यास अव्यंग मग पुन्हा त्याचे शगुणाचेने आधारे निर्गुण निर्दारे, सर्व संत तोच विचार सांगतात काय फरक नाही पण आम्हाला जर सगुण स्वरूपाला संव्यंग म्हटलेलं आवडत नाही त्याचं कारण आहे ते बरोबर आहे आमच्या भावना असतात भाव असतात त्याच्याविषयी प्रेम असतं पुष्कळ काय उपासना केलेल्या असतात आणि इतक्या सगळ्या उपासना केल्यानंतर हे समोरचं रूप सव्यंग आहे व्यंग सहित आहे असं म्हटलं तर एकदम थोडासा काय बसतो थोडासा धक्का बसतो पण नंतर धक्कापेक्षा प्रश्नापेक्षा आधीच जर मनात असेल तर जी ते जी जे समोर रूप दिसते ते सव्यंग आहे आणि मला ते व्यंगरहित जे रूप आहे त्या व्यंग रूपात रहित रूपाची प्राप्ती करून घ्यायची तर आधीच जर आत्म जर निश्चय असेल तर फारस उपगोर सूत्रकारांनी सूर्यमंडलामध्ये जो सुवर्ण पुरुष आहे त्याचा पातकांचा संबंध नाही या चिन्हावरून तो परमात्माचा आहे असं म्हणजे आकाश म्हणजे परमात्मा होय कारण त्याचं त्याचे लक्षण सांगितले त्याप्रमाणे आत्मज्ञानाने तात्काळ मोक्ष मिळतो हे खरे तरी त्याचा सगुण उपासनेच्या माध्यमातून उपदेश केला असल्यामुळे आता हे अपने परिचित जो भाग है तो परिचित भाग है कि आत्मज्ञान तो तत्काल मोक्ष मिलत पे तत्काल मोक्ष ज्ञा अधिकारी भार कमी कनावचना की भेटी सलीसाची पै किटी वस्तु होने उठी कवणु एक जो ज्ञानेश्वरी मधे एक साधक संगित है कि गुरुमुख मसी महावाक्या तो ताबड़ो तत्ूप तत्रूप होता तो कसा है कवणू तिथले तिथे सांगितले एखादाच कोणीतरी चुकून असा असतो बाकीचे सगळे आपल्या सारखे गणंग असतात की ज्यांना सगुणाचा आधार अत्यंत आवश्यक असतो आणि असं म्हणून यायला काही कमीपणे आपण सगळेजण कसे आहोत शंभर टक्के गणंग आहोत आणि गणंग असल्यामुळे त्यांच्यावर संस्कार पुष्कळ करावे लागतात त्या संस्काराचा एक भाग म्हणजे सगुणाची उपासना त्या सगुणाची उपासना करून काय मिळवायचं असत चित्तशांती आणि ईश्वराची आज्ञा पाळून चित्तशुद्धी पुन्हा ते कथे करायची कथा